मना पाप संकल्प सोडवून द्यावा मना सत्यसंकल्प जीवे धरावा मना कल्पना ते नको विषयाची विकारे गळे हो जनी सर्वची माणसाच्या हातून घडणाऱ्या कृतीचा विचार केला असता बुद्धी इच्छा क्रिया असा क्रम अड़तो, यासाठी क्रियेत परिणत होण्यापूर्वी वा क्वचित क्रियेत परिणत झाल्यानंतरही योग्य काय व अयोग्य काय याचा विचार माणसाच्या अंतकरणात सतत राहिला की त्याचे वर्तन धर्माला आणि नीतीला अनुकुल असे होते व होऊ लागते मागील श्लोकात आलेल्या धर्मनीतीचे अधिक स्पष्टीकरण समर्थ या श्लोकात करीत आहेत पाप संकल्प सोडून देणे सत्यसंकल्प करीत राहणे आणि विषयोग व भोगाच्या कल्पनेने न गुंतणे यातूनच सद्धर्म आणि सन्नी अंतकरणात रुजत असते व तसे झाले नाही तर जगामध्ये माणसाची चितू होते यासाठी सावध राहावे असे समर्थ म्हणतात पाप पुण्याची कल्पना आणि धर्म व नीती याची गोष्ट परस्परा अवलंबून आहेत पाप पुण्याच्या कल्पना सर्वत्र व सर्व प्रकारच्या समाजामध्ये कोणत्या न कोणत्या स्वरूपात आहेतच त्या वेगवेगळ्या असतील कदाचित परस्पर विरोधी असतील पण आहेत हे सत्य काळे पांढरे कडू गोड खारट तुरट यात रासायनिक भेद आहे व तो निश्चित स्वरूपाचा आहे पण या कल्पना भौतिक आणि जड आहेत काळे आणि पांढरे कडू आणि पण बऱ्या वाईटचे ज्ञान असे निश्चित व सार्वत्रिक एकरूपतेचे नाही केस काळे चांगले दात पांढरे चांगले कडू लिंब कडू म्हणून त्याज पण कारले कडू असून रुचकर म्हणून स्वीकार्य पण कारल्याची रुची सर्वत्रिक नाही गोड पदार्थ गोड खरा, पण तो पानात न पडू देणारी माणसे आहेत कैरी चांगली कोणती झोंबणारी आंबट कि खोबऱ्यासारखी पण पन आंबटपानाचा वास असलेली खोबरी लोणच्यासाठी आंबट चांगली नुसती खायला खोबरी चांगली संबंधाने परिस्थितीने रुचीभेदा देशकालभेदा चांगले वाईट पालटले उलट सुलट ही होते अशे स्थिति वाइट चांगले चले धर्मशास्त्र दृष्टिया पुण्य क्या मनु दुसर समाज समझे कदाचित पुण्य ही समझत न सुलभते दुसर समाज से निकटता संबंध ये अनेक चालीति समाज व्यवस्था बया वाइटा कल्पना जवरून करता त्यामुळे दुसऱ्याचे आचार विचार पाहून आपण आपल्या रीतीभाती तुलना करू लागलो आणिपणाचा समजला जातो त्यात पाप आहे म्हणून वर्ज करावा असे कोणी म्हणत नाही तर आपण तो आचार वाईट का समजावा पाप पुण्याच्या कल्पना होतांड वाटतात त्या या विचाराने आचार विचारात विधी निषेधामध्ये चमत्कार विविध हे खरे हिंदू एकमेकांचे उष्ठे खाणे मानले जात नाही पण मुसलमानाच्या मध्ये एका जेवणे प्रतिष्ठितपणाचे मानले जाते हिंदू मध्ये सगोत्र काय पण स्वपिंड विवाह ही निषेध मानला जातो तर मुसलमान ख्रिश्चन जीव या समाजात सुलत बहिणीशी किंवा सावत्र बहिणीशी विवाह करता येतो असे म्हणतात अगदी ब्राह्मण ब्राह्मणात सुद्धा या संबंधीचे आचार परस्पर टोकाचे आहेत कोकणस्थ ब्राह्मण जिला मामी बैन म्हणतो ती मामाची मुलगी रुग्वेदी देशस्थ ब्राह्मणात विवाहासाठी योग्य मानतात अधिकाराचे समजतात तर माध्यान देशस्थात स्वतःच्या गोत्राप्रमाणेच मामाच्या गोत्रातही मुलगी विवाहासाठी वर्ज मानली जाते मग मामाच्या मुलीशी विवाह करण्याचा प्रश्न उत्पन्न होत नाही आ, पाप मांसाहार कल्पनेप्रमाणे पाप करणारा मनुष्य नरकात जातो असे आहे तर तिची कृती भिन्न समाजातील व्यक्तींनी केल्यास तो सरकात जातो असे कसे म्हणता येईल बरे असा विरोध असतो विसंगती असते म्हणून आपण जे जिथे जसे करायचे वाटेल तेथे ते चांगले म्हणून करावे मान्य व्हावे प्रतिष्ठित ठरावे असे कोणी असे तरी येईल का आपल्या महाराष्ट्रात एकेकाळी दारूबंदीचे नियम कडक होते इतर काही राज्यात दारूबंदी नव्हती तेव्हा अमुख ठिकाणी दारू पिणे हा गुन्हा नाही म्हणून इथे दारू पिणार असून म्हणून कोणी प्रत्यक्ष तसे वागू लागला तर तो अपराध ठरतो ना आपल्या देशात वाहने रस्त्याच्या डावीकडून हाकावी असा नियम आहे म्हणून आपल्याकडे तेलरथाचे टीक प्रेरक चाके वाहनाच्या उजवीकडे असतात काही परदेशात रस्त्याच्या उजव्या कडून हा नियम असतो त्यांची वाहने त्या सोयीचे डावी कडे प्रेरक असलेली असतात क्वचित त्या गाड्या आपल्या देशातील रस्त्यावरून पण डावीकडून वाहन चालविण्याचा नियम मात्र मोडता येत नाही आपल्या देशात हिंदू हिंदूंना द्विभार्या प्रतिबंध कायदा लागू आहे पण समतेच्या आणि न्यायाच्या घोषणा करणाऱ्या आपल्या निदर्मी शासनाने नि मुसलमानांना खुश करण्यासाठी सगळी लाज गोंडाळून मुसलमानांना मात्र या कायद्यातून वगळले आहे आणि तरी या कायद्याचा भंग करणारा हिंदू हा अपराधी ठरवायचा तो उरतोच कायदे असो आपला तर्कवाद काही केला तरी तो जिथे जसे अस असतील तसेच पाळतो त्याप्रमाणे पाप पुण्याच्या कल्पनेचे मानले पाहिजे मी भारतात आहे महाराष्ट्रात आहे हिंदू आहे म्हणून इतरत्र तसे नसलेले कायदे जर माझ्यावर बंधनकारक असतात त्याचा भंग मी करू शकत नाही तर पाप पुण्याच्या बाबतीतही ज्या परंपरेत मी जन्माला आलो तिच्या मर्यादा मी पाळणे आवश्यकच मानले पाहिजे गोष्ट मुळात चांगली की वाईट हे ठरविणे कठीण असते पापपुण्याच्या कल्पना उलट सुलट होतात हेही खरेच पण म्हणून पापपुण्याची कल्पनाच वाईट समजावी की काय विचारना कोणी नाही आणि प्रत्यक्ष परिणाम लक्षात येत नाही म्हणून पाप पुण्याच्या कल्पना आपण मोडू शकू पण शासनाने घातलेल्या निर्बंधांच्या बाबतीत काय करणार बहुमत निर्माण करून सत्ता हातात घेऊन कायदे हवे तसे बदलता येतात हे ये तत्वता किती खरे असले तरी व्यक्ती व्यक्तीचा अगतिकपणा उघडत असतो मान्य नसलेला निर्बंधही या अगतिकपणाने पाळावाच लागतो दुःख सोसावेच लगते, याचा अनुभव आपण गेली पंचवीस वर्ष पुण्याच्या उपवास करण्याचे धोरण मतभेद निर्बंध नियम शासन यांच्या वाचून समाजाची व्यवस्था टिकणार नाही मग व्यक्तीच्या थोडी अडचण सोसूनही आपण मर्यादा पाळतो तसे पाप पुण्याचेही समजावे पापपुण्याच्या कल्पने वाचून समाजदारांना टिकू शकणार नाही चांगल्या वाईटपुण्याच्या चा, चा काही कल्पना समाजातील बहुसंख्य माणसाच्या अंतकरणात अजूनही टिकून आहेत म्हणून शासनाची आणि निर्बंधाची प्रतिष्ठा अद्याप आहे पापपुण्य ही, ही कल्पनाच वाईट म्हंटले तर आपल्याला जगताच येणार नाही आपण समतेचा घोष भले करा पण परमोच्च अवस्थेतील परमार्था व्यतिरिक्त समता प्रस्थापित म्हटले हे थोताड तरी आहे व स्वप्नरंजन तरी आहे वेदांताने मांडलेल्या तीन सत्तांपैकी परमसत्ता अशी जी परमार्थिक सत्ता तिच्यातच काय ती एकता समता खऱ्या अर्थाने था था नांदू शकते इतर दोन ज्या प्रतिभाषिक आणि व्यवहारिक सत्ता त्यात समता मानताच येणार नाही विविधता सापेक्ष संबंधावर आधारलेले चांगले वाईट आणि विरोध या गोष्टी आचार विचारांच्या दृष्टीने पत्करल्या वाचून गती नाही नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव असे जे ते जेव्हा जगताचे कारण म्हटले जाते तेव्हा ब्रह्माला कचरत नाही तर व्यवहारिक दृष्ट्या शास्त्र चांगल्या वाईटाचा व पापुण्य कल्पनेचा त्याग कसा करणार भिन्न भिन्न समाजाचा भिन्न भिन्न दशकाला पापपुण्याचा कल्पना वेगळ्या असतात हे करे असले तरी त्यात मनमानी नसते आपण योगायोग अपघात चान्स मानित नाही निसर्गात आपण योजनाबद्धता मानतो काही निर्यात, मा, निर्याते मानतो त्यामुळे पापपुण्याच्या कल्पनांच्या मागे एक धोरण आहे विचाराचे सूत्र आहे हे लक्षात घ्यावे हवे माझ्या निवडी या सर्वत्र प्रमाण धरून चालले तर आपत्ती येईल माझ्याच प्रकृतीला ऊन सोसत नाही एखाद्या प्रकृतीला थंडी सोसत नाही आणि हे मी माझ्या आवडी निवडीने प्रयत्न केला तरी जपानी माणूस पंजाबी माणसा होणार नाही प्रकृतीचे नियम जसे आपण जागतिकपणे मानतो तसे संस्कृतीचे आणि सभ्यतेचे नियमही समाधानाने मानण्यास शिकले पाहिजे मी भारतात हिंदू संस्कृतीत निर्याते म्हणून जन्माला येतो तर केवळ मला वाटते म्हणून त्यातील परंपराचा त्याग मला करता येणार नाही खालच्या कोर्टात दोषी ठरलेला माणूस वरच्या न्यायालयात निर्दोष ठरतो किंवा किंवा याचा उलटही घडते दोन्ही पक्षाचे वकील माझ्याच पक्षकाराचे म्हणे योग्य आहे असे कायद्याचे आधार देऊनच सांगत असतात जुन्या कायद्याच्या जागी संपूर्ण नवीन असाच वेगळाच कायदा अधिकृतरित्या मान्य केला जातो तरी पण व्यक्ती व्यक्तीगणिक तिच्या आवडी निवडी वा सोयी गैरसोय पाहून बदलता येत नाहीत तसेच पापपुण्याच्या कल्पनेचेही मानले पाहिजे वाटल्या उपासार वाटल्या अर्थहीन व हेतुषण वाटल्या तरी त्या ते मोडतानाही तेच दोष निर्माण होणार नाहीत याची काळजी व्यक्ती व्यक्तीने घेतलीच पाहिजे मला सगळेच समजते हा अहंकार तर व्यर्थच आहे समझू शकल हा अहंकार ने आत्मविश्वास ज्ञापन कर अहंकार लेगू नए हि वृत्ति पुन कल्पने का अपन कर तोड़ा अनादर हो नहीं प्रत्येक व्यक्ति का न्याय मिलने तत्वता शक्य है सगड़ना अनुकूल प्रत्येका अन्कूल असा का कर मात्र शक्य है आपल्याला लोकशाहीत तर न्यायाची विटंबना होईल असे निर्बंध अल्पमतवाला विरोधी, मत्वा, विरोधी बहुमतवाल्यावर राज्य करू शकतो बुद्धिवाद येथे आगतिक होतो अशा स्थितीत पापपुण्यासारख्या कितीतरी सूक्ष्म कल्पना विषयी त्यांनी अहंकारी निर्णय घेण्यात काय अर्थ आहे प्रतिकूल कायदा अन्याय कायदा हे शल्य असले तरी कायद्याला मान दे असते आणि सॉक्रेटिसचे उदाहरण या दृष्टीने त्याची भूमिका मुळात प्रामाणिक आणि हितकारक अशीच होती व्यापक दृष्टीने योग्य होते पण अठ्यावेळच्या शासनाला सॉक्रेटिस डोईझ म्हणून नको होता त्या शासनाने त्याला प्राणदंड दिला सॉक्रेटिसने तो दंड निष्ठेने स्वीकारला त्याच्या मित्रांचा त्याच्या चाहत्यांचा त्याने हा दंड सोसू नये पळून जावे प्राणरक्षण करावे असा आग्रह होता पण अथेंटचा नागरिक म्हणून सॉक्रेटिसने मृत्यूची शिक्षा भोगण्याचेच पत्करले ज्ञानेश्वर महाराज यासाठी शास्त्राने सांगितले तर राज्याचाही त्याग करावा आणि विषयालाही विरुद्ध म्हणून टाकू नये असे म्हणतात शास्त्र म्हणजे सांडावे ते राज्य ही जे घेवावी ते न म्हणावे विषय एखाद्या वैद्याने लहान मुलाच्या अतिवेश द्या असे सांगितले मुलाची आई संस्कृत घेऊन व्य झालेली तिला वाटले एवढ्याशा मुलाला अतिवेष कसे सोसेल तिने आपल्या बाजारातून विष आणूनच त्याला दिले आता त्या मुलाचे काय झाले असेल वैद्याला विचारले तर त्याने सांगितले असते बाई विषित अतिम अतिविषम वनस्पती दृष्ट्या जन्माने बचनागारख्या विषाच्या वर्गातले असले तरी ते गुणाने विषत्व ओलांडून गेलेले असल्यामुळे त्याला अतिविष म्हणतात यातील विनोद सोडून द्या पण स्वतःचे डोके चालवून पाप पुण्याचा विचार करू नये विचाराची बैठक शुद्ध शास्त्राची व शास्त्र असावी पाप पुण्याच्या सामान्यपणे असा अर्थ करता येईल की ज्याच्या हिताचे नुसते वरवरच्या सुखाचे नव्हे कल्याणाचे पुण्य शरीरापेक्षापेक्षा भुद्धी आत्म्याला अनुकूल तो तो अधिकाधिक पुण्यकारक उलट असेल तर अधिकाधिक पापमय या दृष्टीनेही शास्त्राची प्रवृत्ती देशकाल परिस्थितीचा विचार करून स्वैराचाराकडून संयमाकडे अनिर्बंध चेनीकडून निरपरवाद आवश्यकतेकडून मनुष्याला व समाजाला प्रेरणा देण्याची असते अशी मीमांसकांनी केलेली धर्माची व्याख्या या दृष्टीने विचारात घेण्यासारखी आहे उन्नती प्रगती या दृष्टीने आहे त्या स्थितीतून तर्कशुद्ध शास्त्रभूत आदर्शाकडे वाटचाल करायची ठरविल्याने तर अनेक स्तर व पायऱ्या कल्पा कल्पाव्या लागतात यात मानवी समाज मुळात निरनिराळ्या पायरीवर असू शकतात वरच्या पायरीच्या दृष्टीने खालची पायरी, पायरी, पायरी कनिष्ठ अशीच मानावी लागते पापपुण्याच्या भिन्नतेचा विचार या दृष्टीने केला पाहिजे एका पायरीवरच्या समाजाच्या संयमी प्रवृत्तीला बल देण्यासाठी केलेले नियम आणि भिन्न पातळीवरील समाजाला संयम शिकवण्यासाठी केलेले नियम यात अंतर असावयाचे उदाहरण म्हणून एका गोष्टीचा विचार करू मनुष्याच्या प्रकृतीचा व शरीर करता मांसाहार हा माणसाच्या दृष्टीने अनैसर्गिक आहे माणसाच्या तोंडातील दाताची रचना तर हे सहज लक्षात येईल घोडा बैल यांच्या दाताप्रमाणे माणसाचे दात फताडे आणि सपाट आहेत वाघ सिंह कुत्रे मांजरे यांच्यासारखे त्यांचे सोळे उंच तीक्ष्ण नाहीत सर्व मांसाहारी प्राणी पाणी पिताना जीव बाहेर काढून पाणी पितात मनुष्य हा मांसाह नाप्रमा पीतो का जैसे गवत खाने असर्गिक है अनेसर्गिक है मन न कर पुण्य दृष्टि ने मांसाहार करप मांसाहरा माग के प्राणी हत्या विचार मांसाहरा पास निवृत्त होने सा्विक विचार सारे है मग आता मांसाहाराची सवय आहे परिस्थिती आहे परंपरा आहे अशा स्थितीत मांसाहारी माणसाला त्यापासून निवृत्त करण्यासाठी मांस खाऊ नको खायचे झाले तर अमुक यज्ञ करून खा नुस्ता मांसाहार करू नको त्याच्या जोडीला काही शाकाहार घे रोज मांसाहार करू नको निदान श्रावणात तरी मांस खाऊ नको असे सांगितले जाते ज्या जातीत मास खाल्लेले चालते त्या जातीतले वारकरी गळ्यात माळ घातले की मास्क खात नाहीत वृत्तीतील ब्राह्मणांनी तरी मास खाऊ नये असे आग्रहा सांगितले जात असे दुर्दैवाने इतरांना निवृत्त मास होणे चांगले म्हणून सांगण्याच्या ऐवजी ब्राह्मणच प्रवृत्त मास होऊ लागले आहेत अदप आहे आपले प्रयत्न खालून वर असंयमातून संयमाकडे जाण्याचे असले पाहिजेत असतो मदगमय एक अनुशासन म्हणून स्वीकारलीच पाहिजे यात काही तारतम्य असू शकते असते सगळेच विधी निषेध सारख्याच महत्वाचे नसतात व्यावहारिक जीवनात निर्बंध जसेच्या तसे राहून पालनाचे तारतम्य ठेवावे लागते हा रस्ता रहदारीचा नाही अशी पाठी असलेल्या रस्त्यावर बहुधा नियमितपणे रहदारी चालते पुलावरून जावे रेल्वे रुल ओलांडण्या खटला भरला जाईल अशाही पाट्या आघाडीच्या बहुतेक स्थानकावर असतात पण त्याचा किती मान ठेवला जातो हे आपल्यास माहीत आहे असे नियम मोडण्याकरताच असतात असे कोणी थट्टेने म्हणतातही पण तरी सुद्धा त्या पाट्या लावणे योग्य नाही असे कोणी म्हणत नाही आघाडीने रुळ न ओलांडण्याचा नियम तर शेवटी माणसाच्या हिताचाच असतो अपघात घडल्यास नियमाच्या पाठीकडे बोट दाखवून रेल्वेदायित्व करू शकते हा रस्ता रहदारीचा नाय म्हणणाऱ्या स्वतःच्या सामित्वाची जाणीव इतरांत असतो व त्याचे तिथून जाण्याची कृती अधिकाराची नाही हे सूचित असतो धर्मशास्त्रातील पाप पुण्य तदभिषयक विधिनिषेध या स्वरूपाचेही असू शकतात माणसाच्या हातून पातक घडते त्यामागे पातका संबंधीचा संकल्प असतो भूक लागते खावेसे वाटते खाण्याचा पदार्थ चिवडा असेल तर बरे असा विचार खावेसे वाटले या पातळीपर्यंत हे योग्य आहे त्यानंतर निर्माण होणारी चिवड्या खाण्याची इच्छा ही मात्र भूक लागण्याच्या अवस्थेशी आपण समजतो तितकी सुसंगत नाही बहुतेक वेळी अनावश्यक आणि बऱ्याच वेळी अनारोग्यकारक आहे खाण्याच्या प्रकरणातील पापसंकल्प आधी पापसंकल्प उत्पन्न होतो नंतर पाप घडते पापसंकल्प उत्पन्न झालाच नाही तर पाप घडणार नाही म्हणून समर्थ अधिक सावधपणे द्यावे म्हणण्यापेक्षा द्यावे असे म्हणतात माणसाच्या बाबतीत तरी नैसर्गिक इच्छा आणि त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी कराव्या लागणार कृती यामध्ये सहजता राहिलेली नाही त्याच्या धारणा त्याच्या कल्पना त्याचे विचार त्याची आवड त्याची परिस्थिती त्याचे वरील संस्कार या कारणाने माणसा माणसातील इच्छेमध्ये मूलत स्वीकारल्या जाणाऱ्या आणि म्हणूनच मुळात इच्छेची नैसर्गिक मर्यादा पारखून घ्यावी लागते आणि सभ्यता संस्कृतीच्या दृष्टीने कृती व साधनाचीही निवड करावी लागते पशुत ही आवश्यकता विशेष जी नसते मानसाला मात्र बंधनाचा स्वीकार करावाच लागतो कारण मुळात त्याच्या इच्छा नैसर्गिक राहिलेल्या नसतात उदाहरणार्थ पशुची कामवसना बहुवंशी नैसर्गिक विशेष स्वरूपाचे सामाजिक जीवनही नसते त्याला त्याची आवश्यकताही नसते अर्थातच नरमादे या शुद्ध नैसर्गिक वेदापलीकडील पशुच्या बाबतीत आणखी काही वेगळ्या विचार करण्याचेही कारण उरत नाही त्यामुळे काम्या अगम करावा लागत नाही तर माणसाला प्राणी आहे ना त्याच्या नैसर्गिक भूकांना तेवढे विधीनिषेधाचे बंधन का असे काही विचारवंत म्हणणारेही गंभीरपणे विचारतात बहुसंख्या साहित्यिकांनी तर जसे बंधन नसावे असे ग्रहित धरून सर्व प्रकारचे स्वैराचाराचा पुरस्कार चालविला आहे त्यावर एक प्रश्न उलट विचारण्यासारखा आहे पशुतील काम जीवनासाठी बहुधा नर मादी एवढा होतो पुष्टी वा इतर काही गुण यावरचे आकर्षण अवलंबून नसते शिंगे कशी आहेत कातडीचा रंग कोणता आहे नाक रेकीव आहे कि नाही डोक्याचा आकार कसा आहे यावर पशूच्या कामजीवनाचे आकर्षण अवलंबून असल्याचे दिसत नाही तेथे वयही नसते आणि ही नसतात माणसात मात्र या प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी महत्व प्राप्त होते केवळ स्त्रीत्व किंवा के पुरुषत्व एवढाच आकर्षण विषय न राहता वय रंग रूप बुद्धिमत्ता सत्ता संपत्ती कर्तृत्व विद्धता नृत्य नाट्य गीतादिकाला याच्यामुळे आकर्षणाचे स्वरूप पालटले उन्हे अधिक होते मिळाले ते नको वाटते मिळालेले नाही ते हवेसे वाटते आणि याला केवळ नैसर्गिक आणि म्हणूनच या प्रेरणा प्रगतीपरागतीचा विचार आवश्यक नाही माणसांना तो आहे समाज शासन सभ्यता संस्कृती या सर्व गोष्टी माणसाला विचारात घ्याव्याच लागतात त्या प्रत्येकाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असे काही विधिनिषेध असतात मग संस्कृतीचा उत्कृष्ट उपेक्षा करणे शहान नाही माणसाला काही विशिष्ट रंगरूप गुणाचे आकर्षण राहते त्याला तो हवे हवे असे वाटते त्याचे चिंतन त्याच्या मनबुद्धीला व्यापून राहते आणि म्हणून समर्थ पापात्मक चिंतनाला म्हणजेच पापसंकल्पाला सोडून द्या म्हणतात प्रत्यक्ष शरीराने घडणाऱ्या पापापेक्षाही पापाचे चिंतन परमार्थ दृष्ट्या अधिक घातक ठरते पातके पुन्हा पुन्हा घडत राहतात याला मनाचा पापसंकल्प कारणीभूत असत म्हणून न्यायालयाच्या क्षेत्रात योजनापूर्वक घडलेल्या अपराध कृत्यांना शिक्षा अधिक असते नुसतेच शरीर कुठेही असले तरी त्यात पातक नसते असे म्हणता येईल पातक राहते ते मनबुद्धीच्या आश्रयाने मनबुद्धी शरीरापासून वेगळी करता येत नाही तर ते अडचण आहे विधी निषेध निर्माण होतात ते त्यामुळे मुक्ताला पाप पुण्य उरत नाहीत असे जे आपल्याकडे सांगितले आहे भेदा भेदो सपदी गलितो पुण्य पापे विषय अशी जी त्याची स्थिती आहे याचे कारण त्याच्या हृदयात पापसंकल्प संभवत नाही हे आहे माणसाच्या हातून सहज संकल्पना वाचून पाप पडत नाही घडणाऱ्या पातकातील शंभरी नव्यानव पातक्या संकल्पानेच घडत असतात म्हणून समर्थाने पापसंकल्प सोडून दे असे आग्रहा सांगितले आहे संकल्प सोडून दिला आता काय करावे याचे उत्तर पुढच्या ओळी दिले आहे मन कधी रिकामे राहू शकत नाही यासाठी काय टाकावे हे सांगितल्यानंतर लगेचच काय घ्यावे हेही सांगितले पाहिजे समर्थ म्हणतात मना तू सत्तेविषयीचा संकल्प करीत जा हा तर सत्यसंकल्प ही नुसते काहीतरी चितावयाचे म्हणून चिंतू नकोस तर संकल्प ही गोष्ट तुझ्या जीवात हृदयात खोलवर जडली जाईल असे संकल्प हा तुझा जिव्हाळाचा विषय असू दे आपल्यात काशीला जावे नित्य वदावे अशी एक मन आहे शरीराच्या दौर्ब्याने दो, व परिस्थितीच्या चा प्रतिकूलतेने चांगल्या गोष्टी प्रत्यक्षात लगेच घडविता येत नाहीत तेव्हा निदान त्या संबंधीचे विचार तरी सतत मनात असावे म्हणजे कधी ना कधी वाढत जाते घडविण्या कृती घडते शरीर जड आहे ते मनावर राहू शकत नाही शरीराच्या हालचालीसाठी नित्याची सवय व बलवान प्रेरणा पाठ असावी लागते म्हणून शरीराने चांगले घडविण्यासाठी मनाने सतत चांगले विचार करीत असले पाहिजे कारण जे चांगले असते ते टिकून राहते सत्य शब्दाचा मूळ अर्थ केवळ अस्तित्व असाच आहे त्यामुळे सत्य म्हणजे चांगले असा निष्पन्न होतो आणि त्यावरून जे वागले तेच सत्य असा आचार उपयोगी सिद्धांताचाही बाधता येतो सत्य संकल्प हे स्वतःच्या प्रकृती प्रवृत्ती परिस्थिती प्रमाणे वेगवेगळे पर निर्णाऱ्या पायरीवरचेही असू शकतील देव मानव दानवांना आकाशवाणीतून दाखवनी ऐकू आला ब्रह्मदेवाने त्याचा अर्थ मात्र तिघांना तीन प्रकारांनी सांगितला देवांना दमन स्वार्थात गुरफटलेल्या माणसाला दान व वा सूडबुद्धीने वागणाऱ्या क्रूर कर्मी राक्षसांना दया असे आचरण्यासाठी व चिंतनासाठी तीन वेगवेगळे अर्थ ब्रह्मदेवाने उपदेशले मनुष्य स्वार्थी त्याला स्वतः जवळचे सोडवत नाही असलेले ही त्याची प्रवृत्ती कौटुंबिक सामाजिक अस्वास्थास आणि अनिर्वास कारणीभूत होते तेव्हा त्याला दानाची प्रेरणा केल्या वाचून गती नाही तो लबाड दान द्यावे म्हणता पण सत्पात्र व्यक्ती भेटत नाही तेव्हा काय करावे असे म्हणून पळवाट काढतो तेव्हा त्याला रिया देय बिया देयम श्रद्धया देयम असे सांगावे लागते म्हणून माणसाच्या बाबतीत नामस्मरण या संबंधी विचार हे सारे सत्यसंकल्प मी संयमाने राहीन खरे बोलिन न्यायाने वागेन दुसऱ्याला शक्य सहाय्य करीन योग्य आहार घेईन दुसऱ्याला लागेल बोचेल तसे बोलणार नाही करणार नाही स्वार्थासाठी कोणाची स्तुती करणार नाही मच्छरांनी निंदा करणार नाही अन्यायाचा प्रतिकार अवश्य करीन पण वागणार नाही अनुशासन उद्यमशीलता स्वच्छता हे सत्यसंकल्पाचे विषय होऊ शकतात अशा या सत्यसंकल्पाला श्रवण ही अगदी जवळचे साधन ते अधिक परिणामकारक म्हणून आपल्याकडे अगदी प्राचीन काळापासून सत्य संकल्पा संबंधीचे हे आदेश सदुपदेशाच्या रूपाने मानवी मनावर सतत संस्कार करीत रातील अशी दक्षता घेतली आहे बरे सत्य बोला येतात चालत येथे वाटेत पाहत थांबू नये सदा दात तोंड धुवावे येथपर्यंत आदेश देण्यात आले आहेत क्रमिक पुस्तकातून त्याचा समावेश करून ते वळण लहानपणापासून लागेल अशी व्यवस्थाही केली जात होती पण अलीकडे करमटतेचा घातक रूढीचा शब्द प्रमाणत्वाचा बंधनाच्या अतिरेकाचा धिक्कार करणे आवश्यक आहे या विचाराखाली केवळ परंपरांनी आले आहेत आणि धर्माच्या व नीतीच्या कक्षात मोडतात म्हणून अनेक जुन्या आदेशांचे अविवेकाने विडंबन करण्याचे प्रथा रूढ झाली आहे एका कवीने मनाच्या श्लोकाचे विलंबन केले मनवा मना, के मना सर्वत्र नीट पंथेनं जावे इत्यादी विलंबन हे धम्बाचाराचे एक खुसखुशीत औषध आहे हे मान्य पण दंभ आणि त्याचे विलंबन या गोष्टी करण्यासाठी बुद्धी विवेक विचाराने वरीच प्रौढ झालेली असली पाहिजे बालबुद्धीला हे कळणे शक्य आहे का म्हणून त्याच्या हातात पडावयाचे वामू धन्वार्थाने व वा लक्षतेने भारवलेले असता कामाने ते साधे सरळ कथा असावे लहानपणी स्मृती जितके जागृत असते तितकी प्रज्ञा जागृत नसते म्हणून स्मृतीला पुरेसे काम द्यावे आणि प्रज्ञेला फार दिवसू नये एवढे तरी शिक्षण शास्त्रज्ञ मनविणाऱ्या ठेवली पाहिजे ना पण खेदाची गोष्ट अशी की आजची अनेक क्रमिक पुस्तके पहिली पाहिली की शिक्षणतज्ञ मनविणारे नव्या नव्या खोळांना बळी पडत आहेत खोल विचार करीत नाहीत असे मनाविषयी वाटते तूर फार शहाना आहेस या वाक्यातील दंश कळण्या इतके तरी सर्वसामान्य बुद्धीच्या मुलाचे वय वाढलेले असले पाहिजे ना यासाठी विडंबन वाकडे पण दोनशे याला साहित्य मानत आहोत कि काय असे वाटू लागले आहे ही वक्रता ललित साहित्याला शोभून दिसते हे मान्य केले तरी सत्य करीत असावा या आदेशाशी मात्र प्रतिकूल आहे तेव्हा अर्ज सरळपणा प्रसाद माधुर गुणसाठी अवलंब केला पाहिजे चांगल्याचे चिंतन केले पाहिजे व वाईट विचारांचा त्याग केला पाहिजे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या व स्वतंत्र नाहीत त्यात परस्पर पूरक आहेत सात्विकता या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हणता येईल म्हणून दोन्ही अंगाने प्रयत्न करीत राहिले पाहिजे नाहीतर आवश्यकतेच्या नावाखाली संकल्पाला वाईट वळण कधी लागेल ते कळणारच नाही निसर्गता शरीर मन बुद्धी यांना आपापल्या पातळीवर काही आवश्यकता असतात व त्या पुऱ्या करणे इष्ट असते आवश्यकतेच्या काटेकोर को, मर्यादेच्या आत अपेक्षाची पूर्तता करणे यात वाईट काहीच नाही परंतु मोहाने ही मर्यादा कळत न कळत ओळखले जाते संकल्प कल्पना विषयासक्ती आणि विकृती विकार या क्रमाने मूळच्या आवश्यकतेनुसार उत्पन्न झालेल्या अपेक्षेचा व संकल्पाचा अदपात घेऊ लागतो आणि याची परिणिती शेवटी लोकांमध्ये अशा व्यक्तीचे ची छेतू होण्यात होते संपत्तीच्या उन्मादात ते इतके जाणवत नाही अलीकडे आपण ज्या पद्धतीने नागरी जीवन जगतो त्यातही दुर्वर्तनामुळे होणाऱ्या छेतू पासून स्वतःला वाचविता येते समाज जीवनातील व्यक्ती इतके अलग इतके तुटक राहू शकत नसे आडोसा कुठे कोणाला किती याचे नियम होते आणि त्यामुळे दुर्वर्तन चटकन प्रगट होत असे आणि त्यामुळेच काही प्रकरणासारखे फसवणुकीची प्रकरणे घडत नसत अलीकडे तुझे मी पाहत नाही माझे तू पाहू नकोस ही वृत्तीच प्रतिष्ठा पावली आहे आणि त्यामुळे अवहेलना लक्षात ठेवलाच पाहिजे लोकांमध्ये छितू होऊ नये ही भावना जर व्यक्ती व्यक्तीच्या अंतकरणात जागृत झाली आणि कोणत्याही परिस्थितीत दुर्वर्तनाची माणसाला प्रतिष्ठा मिळणार नाही इतका समज दक्ष झाला तरी अलीकडे आपण पाहतो की सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराची परिस्थिती सुधारून समाजामध्ये आपल्या इतिहासातील जाणीव ठेवली आहे एका दृष्टीने भगवान रामचंद्र दुसऱ्या दृष्टीने श्री ज्ञानेश्वर महाराज ही यांची मूर्तिमंत उदाहरणे आहेत आपण मात्र समाजाच्या दृष्टिकोन उदार नाही अशी तक्रार करीत असतो समर्थ सांगतात त्याप्रमाणे विकारे गडो गडोहो जनी सर्व ची हा व्यवहारिक नियम फार महत्वाचा आहे हा दाग जर प्रत्येकाच्या मनात राहील तर दुर्वर्तन होण्याचे कारणच राहणार नाही